वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग बेचाळीसावा सुग्रीवाने वानराना दक्षिण दिशेकडे लावून दिले आणि सुशेण नावाच्या मेघासारख्या वर्णाच्या वानराला जो तारेचा पिता म्हणजे त्याचा सासरा होता त्या महाप्रतापी राजाला सुशेणाला त्याच्याकडे जाऊन आणि त्याला काम करून हात जोडून तो बोला तसेच मरिची महर्षीचा पुत्र महाकपी अर्चिष्मंत आणि पराक्रमाने संपन्न होता गरुडासारखा तेजस्वी होता त्याला व मरिच्या इत्यादी महाबलवान ऋषी पुत्रांना त्याने पश्चिमेच्या दिशेला जाण्याला सांगितले तो म्हणाला हे वानश्रेष्ठानं दोन लक्ष वाहनार घेऊन आणि सुशेणाला प्रमुख करून तुम्ही वैद्यता शोध घ्या सौराष्ट्र बाल्ली चंद्रचित्र या देशातील अनेक रम्य गावे गाव्याने विपुन संख्येने असलेली नगरे पुन्हा केवड्यांच्या बेटांची झुडपे तुम्ही वानराने शोधावी पश्चिमवाही थंड जल असलेल्या पुण्यशाली नद्या तापसांचे आरणे डोंगरावरील झाड्या सर्व तिकडे वाळवंटी प्रदेशासारखी अगदी कोरडी जमीन आणि अतिशय उंच आणि थंड अशा शिळा असतील डोंगरांच्या जाळ्याने विढलेली दुर्गम अशी ती पश्चिम दिशा शोधून त्याच्याही पश्चिमेकडे गेला प्रचंड मासे मगरी भरलेल्या दिसतील तेथून केतकीच्या वनात तमाल वृक्षांच्या निबीड अरण्यात आणि नारळांच्या वनात वानर विहार करावा तेथे सीतेत आणि रावणाच्या वस्तीस्थानाचा था शोध घ्यावा समुद्राच्या वेळेत शिरलेल्या पर्वतात आणि वनात मुर्ची नावाचे एक आणि दुसरे जटापूर नावाचे अशी नगरे राहतील अवंती अंगलेपा आलक्षित नावाचे अरण्य विशाल पसरलेले राष्ट्र आणि नगर तसेच सिंधुदर्ग जेथे सागराशी संगम होतो तेथे एक महान पर्वत सोमगिरी नावाचा आहे त्याला शंभर शिखरे आणि त्याच्यावर मोठमोठे वृक्ष आहे तेथील रम्य मोकळ्या मैदानी प्रदेशात पक्षासारखे गतीने जाणारे सिंह राहतात ते पाण्यातले मोठ मोठे मोठे निमी मासे आणि हत्ती यांना आपल्या राहण्याच्या ठिकाणी आणून ठेवतात पर्वताच्या शिखरावर गेलेले जे हत्ती ते गर्वयुक्त आणि तृप्त होऊन मेघाच्या गडगडाटासनचुंबी सुवर्णाचे आणि नाना प्रकारच्या वृक्षाने युक्त आहे इच्छारूप घेणाऱ्या वानराने हे सारे झटपट शोधावे तेथे समुद्रात शंभर योजन लांब पारियात्र पर्वताचे कांचनमय शिखर पसरलेले ते दिसणे कठीण आहे तेथे जाऊन पहा, तेथे 24 कोटी गंधर्व तप करून राहतात ते अग्निसारखे दिसणारे उग्र आणि हत्या करण्याला मागे पुढे न पाहणारे अग्निच्या ज्वालेसारखे त्यांचे रूप आहे ते सगळीकडून तेथे एकत्र झालेले वानर महापराक्रमी जरी असले तरी त्यांनी त्यांच्याशी सामना करू नये किंवा तेथून एखादे फळ सुद्धा काढून घेऊ नये ते वीर वीरवान महाबलिष्ठ आणि आक्रमण करण्याला कठीण असे ते महापराक्रमी तेथे फळामुळांचे रक्षण करीत असतात तेथे अर्थात योग केलाच पाहिजे आणि जानकीचा शोध घेतलाच पाहिजे धरून वागला तर त्यांच्यापासून तुम्हाला कसलेही भय नाही तेथे वैडोरिमनाचा वर्णा वर्णाचा आणि कांतीचा वज्रासारख्या अवस्थेत असणारा नाना प्रकारच्या वृक्ष व्यापलेला वज्र महागिरी आहे तो गिरी लांबी रुंदेने योजन पसरलेला शोभिवंत असायला तेथे चिकाटीने शंख आणि चक्र हिरावून आणले तेथील रम्य शिखरावर आणि विशाल गुहामध्ये रावणाचा आणि वैदेहीचा सर्वत्र शोध घ्या चौसष्ट योजना गेल्यानंतर वराह नावाचा पर्वत आगाव समुद्रात लागेल तो अतिशय महान आहे आणि त्याचे शिखर सोन्याचे नावाची सुवर्ण नगरी आहे तेथे नरक नावाचा दृष्टात्मा दानव राहत होता तेथील रम्य शिखरावर आणि विशाल गुहात रावणासह वैदेहीचा सर्वत्र शोध घ्या ज्याच्या पोटात कांचन मिळते असा तो पर्वत ओलांड्यावर सर्व पर्वत लागेल त्याच्यावरून असंख्य धारा आणि ओहोळ वाहत असतात त्यांच्या आवाजाने गर्विष्ठ होऊन हत्ती डोके सिंह वाघ सगळीकडे सतत गर्जना करीत होत ज्या पर्वतावर स्वर्ग शासक श्रीमान महेंद्राला देवाने अभिषेक केला तो राजा मेघ नावाचा पर्वत तो महेंद्र पालन करीत असलेला श्रेष्ठ पर्वत ओलांडून सोन्याच्या साठ पर्वताकडे जा ते पर्वत उगवत्या सूर्यासारखे लालसर रंगाचे सगळीकडून प्रकाशणारे उत्तम फुले आलेल्या सुवर्णमय वृक्षांनी शोधतात त्यांच्या मध्यात राजा असणारा उत्तम मे पर्वत मेरू या पर्वतावर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला पूर्वी वर दिला होता तो त्याला म्हणाला होता की सगळे तुझ्या आस राहणारे होतील माझ्या कृपा प्रसादाने ते दिवसा रात्री कांचनाचे होतील शिवाय तुझ्यावर जे देव तर दा गंधर्व दानव राहतील ते इथल्या प्रभेने कांचनाच्या तेजासारखे लाल होती। विश्वदेव वसु, मरुत इत्यादी देव या श्रेष्ठ मेरू पर्वतावर येऊन पश्चिम संधीच्या वेळी सूर्याची उपासना करतील त्यांनी पूजन केल्यानंतर तो पर्वतामागे अस्थ पाव सर्व प्राण्यांना दिसेनासा होईल सूर्य ते दहा सहस्त्र योजन अर्ध्या क्षणात पार करून शीघ्र गतेने त्या डोंगराच्या आड आड होतो त्याचे शिखरावर अतिशय दिव्य सूर्यासारखे आहे ते विश्वकर्मिस्थान आहे मेरू आणि आस्तगिरी यांच्यामध्ये दहा शाखा असलेला एक फार मोठा तालवृक्ष आहे तो सुवर्णमय असून अत्यंत शोभिवंत आहे त्याच्या भोवती मनोहरी पार असले पार असल्याने तो सर्व सर्व सर, तपाने एक धर्मज्ञ राहतो मेरुसावर्चा तो, तो ब्रह्मदेवासारखा आहे त्या सूर्यासारख्या महर्षी मेरू सावर्णीला भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करून मैथिलीच्या हाल हवादी विषयी विचारावाय येथपर्यंत जीव लोक आहे सूर्य रात्री संपतास तेथे सर्वत्र प्रकाश करून या पर्वतामागे अस्त पावतो वानरविरानो येणे शक्य आहे त्या पलीकडे जे सूर्यविरहिता आणि अमर्यादा आहे ते आपल्याला ठाऊक नाही वैदहीता आणि रावणाच्या वस्तीस्थानाचा पत्ता काढून अस्त पर्वत पायाखाली घालून पूर्ण महिन्याने परत एक महिन्याच्या पुढे राहू नये राहील तो माझ्याकडून वधाला पात्र होईल तुमच्याबरोबर माझे शूर सासरे येतील सूचनेप्रमाणे तुम्ही करणार आहात तुम्ही त्यांचे ऐकावे माझे महाबाहू श्वसूर वडीलधारे आहेत महाबलवान आहेत तुम्ही सुद्धा पराक्रमी आहातच सर्वच तोला पश्चिम दिशेची भेट घ्या जो आमच्यावर उपकार केला गेला त्याची फेड करण्याने आपण कृतकृत्य हो याखेरीज इतरही जे काही या कार्याला अनुकूल होईल असे करणे असेल ते देश काल हेतुला पूरक का आहे असे मनात बाळगावे सुशेंतयक त्या वानरांनी सुग्रीवाचे हे माहितीपूर्ण भाषण ऐकले आणि सर्व वानर नायकांनी वानरांना बोलावून वरुण रक्षण करीत असलेल्या पश्चिम दिशेकडे गमन केले किशकिंदा खांडाचा बेचाळीसावा सर्ग समाप्त